प्रकरण तिसरे अघटित घटना लिलीच्याही हिंडत हिंडत एका शहरात आली तेथे एक मोठा कारखाना होता त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली एका लहानशा खोलीत ती राहत असे काटकसरीने वागत असे आपल्या मुलीसाठी पैन पै शिल्लक टाकित असे या कारखान्याचा मालक फार उदार होता त्याचा इतिहास मोठा विचित्र होता तो या शहरात कधी कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते तो खूप श्रीमंत होता परंतु त्याला मूलबाळ कोणी नव्हते त्याला कोणीच नव्हते तो एकटाच होता एका मोठ्या बंगल्यात तो राहत असे त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या अनेक सार्वजनिक विहिरी खणवल्या त्याने मोफत दवाखाने घातले अनाथालय उघडली जिकडे तिकडे त्याची कीर्ती पसरली सरकारी अधिकारी त्याला मान देत जनता त्याच्यावर प्रेम करी तो त्या शहराच्या नगरपालिकेचा अध्यक्ष होता नेहमी तो निवडून येईल निवडून येण्यासाठी त्याला खटपट करावी लागत नसे सर्वांच्या हृदयात त्याला स्थान होते अशा या उदार पुरुषाच्या कारखान्यात लिलीची आई कामाला जाई काही दिवस गेले परंतु पुढे निराळीच परिस्थिती उत्पन्न झाली त्या कारखान्यात दोन भाग होते एका भागात सारे पुरुष कामगार होते दुसऱ्या भागात साऱ्या बाया होत्या बायांवर देखरेख करणाऱ्या बायास होत्या बायकांचा स्वभाव मोठा जिज्ञासू असतो त्यांना चौकशा फार कराव्या वाटतात ही नवीन आलेली बाई कुठली कोण याची माहिती त्या काढू लागल्या परंतु फार माहिती मिळेना ती एकटी असते एक, एक जण म्हणाली नवरा वगैरे नाही वाटत दुसरी म्हणाली तिचं कोणीच नाही का कुठं तिसरीने विचारले, ती पोस्टात जाते व कोणाला तरी पैसे पाठवते चौथी म्हणाली कोणाला पाठवते पैसे काहीतरी काळ वेळ आहे चांगल्या चाल सलणुकीची दिसत नाही ही बाई पाचवी म्हणाली बायांची अशी बोलणी एके दिवशी चालली होती पोस्टात जाऊन बातमी काढण्याची एकीने ठरविले शेवटी त्यांना कळले की एका मुलीला पैसे पाठवण्यात येतात कोण ही मुलगी ही पैसे पाठवते इजीच असेल का मुलगी मग ही त्या मुलीला येथे का आणीत नाही नवरा कोठे आहे काहीतरी भानगड आहे खास लिलीच्या आई कारखान्यात जाताच साऱ्या बाया तिच्याकडे बघत कोणी नाके मोडलं कोणी फिरी फिरी असत परंतु ती शांतपणे काम करू लागेल होता होता या गोष्टींची फारस वाच्यता होऊ लागली एके दिवशी मुख्य बाई आईला म्हणाली येत्या एका ताकेपासून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे वाईट चलीच्या बायका इथं नको परंतु मी वाईट चलीची नाही वाईट चलीची असत्ये तर इथं भीक मागत आले नसते दिवसभर राबत रा बसले नसते मी सुंदर होते अजूनही सुंदर आहे ती म्हणाली मला जास्त बोलायचं नाही इथं शिस्त राहिली पाहिजे साऱ्या बाया तुमच्या नावाने बोलतात तुम्ही गेलेल्याच बऱ्या मुख्य अधिकारी म्हणाली माझ्या लिलीचं कस होईल मी तिला कोठून पाठवू पैसे तिच्यासाठी हो सार मी एकटी असते तर कधीच जगाला रामराम केला असता नका मला घालवू ती म्हणाली सांगितलं ना की इथं पापी मांस नकोत म्हणून जानी का शिपायाकडून घालव्य म्हणाली आई दुखाने बाहेर पडली आता कुठं पाहायचं काम कारखान्याचा मालक का उदार म्हणतात हाच का त्याचा उदारपणा हो का मला काढून टाकलेलं त्याला का माहीत नसेल त्याच्या परवानगीनं सारा होत असेल का काढलं त्यानं मला कोणता माझा अपराध काय केला मी अरे रे आता कुठं जाऊ मी कोण देईल मला काम तिला कपडे शिवण्याचे काम मिळाले एका दुकानदाराने तिला उपते काम दिले शंभर कपडे शिवून दिले तर अमुक इतके पैसे द्यावायाचे असे ठरले लिलीची आई दिवस शिवीत बसेल तिचे हात दुखून सुईने सुने शिवता शिवता हाताला भोके पडण्याची पाळी आली परंतु ती शिवीत बसेल मुलीला पैसे नकोत का पाठवायला परंतु त्या दुकानदाराला दुसरा एक माणूस भेटला तो आणखी कमी पैशात काम करून देणारा होता लिलीच्या आईचे हे काम गेले तिने त्या मालकाला पुष्कळ सांगून पाहिले परंतु तो ऐके ना तो म्हणाला व्यवहार आहे इथे माझं दिवाळ निघायचं आईला ती सर्वत्र भटकली परंतु काम नाही ती आता एकदाच जेवी मुलीसाठी पैसे पुरले पाहिजे परंतु एक दिवस त्या खानावळवाल्याचे अधिक पैसे पाठवा असे पत्र आले तुमची मुलगी फार आजारी आहे डॉक्टरांचं बिल बरंच झालं आहे तिला गरम कपडे करावे लागले चहा कॉफी फळ यांचाही बराच खर्च येतो तरी यावेस 25 रुपये तरी पाठवा असे ते पत्र होते सारी शिल्लक संपली होती दहा रुपये फक्त जवळ होते काय करावे ते त्या मातेला समजेना ती दुःखाने वेळी होऊन खोलीत बसली होती इतक्यात त्या घराचा मालक तेथे आला काय पाहिजे तिने रडत रडत विचारले तुमच्या दुखाचा कारण विचारायला मी आलो आहे तो म्हणाला पैसे मला पैसे पाहिजे कुठून आणू काम न धाम काय करू समजत नाही ती म्हणाली मी सुचव एक उपाय त्याने भीत भीत विचारले हा सुचवा ती आशेने म्हणाली रागावणार नाही ना त्याने प्रश्न केला उलट आभार माने ती म्हणाली हे पहा तुमचे केस फारच सुंदर आहेत एका नाटक कंपनीला ते हवे आहे तुम्ही जर ते कापून द्याल तर तुम्हाला त्याची योग्य ती किंमत कमपडी देईल तुम्हाला वाईट का आहे मी एक उपाय सुचविला तो म्हणाला केस कापून देऊ तिने दुखाने विचारले दुसरा कोणता उपाय तो म्हणाला बरं तर देईन कापून माझ्या दिलीसाठी मी मानही कापून देईन मग केसांची काय कथा आणि आज हे केस सुंदर आहेत उद्याही बिकट होतील त्यांना उद्या कोण विचारणार आहे आज सार्थ की लागत आहे माझ्या आजारी मुलाच्या कामी येतील उद्या सकाळी या कापून ठेवीन ही केस तो मालक ते गेला शून्य मनाने बसली होती तिने आरशात पाहिले ते केस किती के सुंदर दिसत होते तिच्या ते, ते केस कापून टाकायचे हो मुलीच्या सुखासाठी तसे करणे भाग होते तिने कात्री घेतली व ते लांब सुंदर केस कापून टाकले त्या केसांची गुंडाळी करून तिने ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी मालकाजवळ ते केस तिने दिले पंचवीस रुपये मिळाले ते रुपये तिने मुलीला पाठवून दिली, परंतु त्या खानावळ वाल्याला अधिक लोक सुटला आईजवळ कितीही पैसे मागितले तरी ती देईल असे त्या लोक थोडे दिवसात त्याने आणखी जादा पैशांची मागणी केली होती लिलीची आई कुठून पाठविणार पैसे ती अभागिनी खोलीत संचित बसली होती काय करावे तिला सुचे ना इतक्यात मालक तिथे आला तुम्ही पुन्हा का संचित त्याने प्रश्न केला पुन्हा पैसे पाहिजे ती म्हणाली मी सुचवू एक उपाय त्याने विचारलं शरीर विकण्याचा का तिने दुःखाने प्रश्न केला शरीर नाही तो म्हणाला मग काय ती म्हणाली हे पहा तुमचे दात फार सुंदर आहे ते द्याल काढून कसे मोज्यासारखे आहेत एका सिनेमा कंपनीला ते पाहिजे आहे तुम्हाला मोबदला मिळेल योग्य ती किंमत मिळेल पहा विचार करून तो म्हणाला माझं हसणं पाहून पूर्वी लोक मोहित होत असत माझे हे शुभ्र दात जगाला दिसावेत म्हणून मी पूर्वी मुद्दाम हसत असेल ते दात काढून देऊ काय हरकत आहे आता कोणाला हसून दाखवायचे आहे आता माझ्या साऱ्या जीवनाच हसू होत आहे देईन माझे दात काढून परंतु एखादा डॉक्टर इथं आणाल का घरच्या घरी काढून द्या ती म्हणाली दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले लिलीच्या आईचे ते सुंदर दात एकामागून एक काढण्यात आले परंतु पुन्हा पैशाची मागणी आली तर आता का डोळे काढून द्यायचे लिलीची आई या विचारात असे लिलीची आई घरातून बाहेर पडत नसे तिला लाज वाटे तिचे सुंदर केस नष्ट झाले होते तोंडाचे आता बोळके झाले होते ती विद्रुप दिसेच्या पाठीस लागत कोणी दगड मारी कोणी वेडावी मग लिलीची आई ही दुःखाने तीही शिवाय देऊ लागे तीही हातात दगड घेऊन मारू लागेल लोक म्हणत हिला वेळ लागले लिलीच्या आईला त्या कारखान्याच्या मालकाची फार छिडी त्या कारखान्यातून काढून टाकण्यात आले नसते तर अशी परिस्थिती येती ना केस कापावे लागते ना दात काढून टाकावे लागते ना लोक म्हणतात तो कारखानदार उदार आहे तो गोरगरिबांच्या उपयोगी पडतो कसला उदार नि कसचे काय माझी तथा अत्यंत वाईट दशा त्याने केली आहे दुष्ट आहे मेला असे लिलीची आई मनात म्हणे त्या उदार महात्म्याची कोणी स्तुती करू लागला तर लीची आई बोटे मोडीत कपाळाला आठ्या पाणी पाठी चांडा आहे मेला असे म्हणे ती स्तुती तिला सहन होत नसे घडला तो उदार पुरुष फिरायला गेला होता त्या बाजूला रस्त्याला मोठा उतार होता एक गाडी त्या बाजूने येत होती बैल वाटते नवीन होते ते बैल उधळले भडकले ते गाडी भलतीकडे नेऊ लागले अरे तिकडे तर खळगा आहे भयंकर खळगा बैल खळग्यात टाकणार का उडी अरे ते पहा चाक गेले जवळ जवळ खाली चालले फूट अर्धा फूट अंतर जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार काय करावे चालले चालले एका क्षणाचा अवकाश परंतु इतक्यात तो आमचा उदार पुरुष रस्त्याच्या खालच्या बाजूला एकदम जाऊन उभा राहिला डोळ्याचे पाते लवते लवते तो तेथे उभा राहिला ते चाक घाली घसरणारे चाक त्याने आपल्या हाताने एकदम बलीकडे ढकलले अरे बाप रे केवढी ही शक्ती जड गाडी मालाने भरलेली परंतु त्याने ते चाक ढकल चाक ढकलून तो पुन्हा एकदम वराला. त्याने गाडी रोखून धरली गाडी थांबली तो गाडी आस्ते आस्ते नेऊ लागला बैल त्याला वचकले त्याची सिंहची शक्ती पाहून ते बैल नरमले थंड झाले ते रीतसर चालू लागले चौकात प्रचंड गर्दी झाली गाडी थांबविली चाक उचललं आपले प्राण धोक्यात घातले केवढा महात्मा असे तो जो तो बोलू लागला नगरपालिकेचा एवढा अध्यक्ष उदारांचा नावाचा जय जयकार होऊ लागला इतक्याची आई तेथे आली तिला त्या महात्म्याची स्तुती सहन नाही झाली ती धावत धावत त्याच्याकडे गेली त्याच्या अंगावर ती थुंकली दुष्ट पापी चांदाळ मेला माझं सर तू नुकसान केलंस तू माझं वाटोळ केलंस अशा प्रकारे ती शिवाय देऊ लागली तिने त्याला दगड मारले लोक तिला ओरडू लागले पकडले तिला पोलीस ठाण्यावर खटला सुरू झाला तिच्या दंडाला दोऱ्या बांधण्यात आल्या होत्या पोलीस अंमलदार तिथे खुर्चीवर बसलेला होता इतक्यात तो उदार पुरुष तो म्युनिसिपाल्टीचा अध्यक्ष तेथे आला पोलिसांनी त्याला खुर्ची दिली तो पोलीस अमलदार उभा राहिला तो नवीनच आला होता या बाईला शिक्षा देणार आहे तुमच्या अंगावरती ती थुंकली तुम्हाला तिनं शिवाय दिल्या दगड मारले तो पोलीस अमलदार म्हणाला तिला सोडून द्या असं सांगण्यासाठी मी आलो आहे माझी काही तक्रार नाही ती एक अनाथ स्त्री आहे मी तिची चौकशी करून आलो आहे गरिबीमुळे ती वेळी झाली आहे चुकीनं माझ्या कारखान्यातून ती काढली गेली मीच तिचा अपराधी आहे सोडा तिला सोडा तिच्या दोऱ्या तो म्हणाला माझ्या सांगण्यावरून तिला पकडण्यात आलं तिला सोडण्यात येणार नाही तो अमलदार म्हणाला परंतु ज्याच्यासाठी पकडण्यात आलं त्याची तर तक्रार नाही मी नगराचा अध्यक्ष आहे मी सांगतो की या स्त्रीला सोडा माझं म्हणणं ऐका तो नगराध्यक्ष रागाने म्हणाला नाही सोडाल तर काय कराल अंमलदाराने तीव्र दृष्टीने बघत प्रश्न केला जे करता ते करेन माझीही काही शक्ती आहे तो उदारात्मा म्हणाला सोडा त्या स्त्रीला अमलदार म्हणाला पोलिसांनी तिला मुक्त केले ती त्या नगराध्यक्षाच्या पाया पडू लागली ती म्हणाली खरंच का तुम्ही उदार आहात तुम्ही मला सोडविलं मी तुम्हाला कारखान्यातून मला काढून टाकण्यात आलं माझ्या मुलीला मी पैसे पाठवते मुलगी असणं म्हणजे का पाप हे पुरुष पापी असतात स्त्रियांची ते फसवणूक करतात विटंबना करतात मी पापी नाही माझ्या मुलीसाठी मी जगते माझी नोकरी गेली मुलीला पैसे कसे पाठवू माझे केस कापून मी विकले माझे दात विकले माझ सार सौंदर्य ते गेले माझ्या मुलीसाठी का माझी नोकरी दवडली का मला माहीत नव्हतं परभारे तुम्हाला काढून टाकण्यात आलं पुन्हा देईन नोकरी तो म्हणाला माझा हात धरा ताप भरला हो मला धरा ना धरा अनाथाला आधार द्या छे अंधारी येते डोळ्यासमोर धरा नाहीतर मी पडेन ती म्हणाली त्याने एक गाडी बोलावून घेतली त्या तापाने फणपडणाऱ्या सरीला, गाडीत घालून तो गेला वाटेत तिने स्वतःची कहाणी सांगितली एका हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन तो गेला ते हॉस्पिटल त्याच्याच देणगीतून सुरू झालेले होते तो महात्मा तेथे येताच दवाखान्यातील सारे डॉक्टर साऱ्या बाया सारे नोकर आदराने उभे राहिले सर्वांनी त्याला वंदन केले या भगिनीची नीट व्यवस्था लावा तो म्हणाला एका खाटेवर त्या भगिनीला निजविण्यात आले सारी व्यवस्था लागली आता इथे व्यवस्था होईल शांत पडून रहा, तो उदार पुरुष तिला म्हणाला माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे ती म्हणाली कोणती त्याने विचारली माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या तिला इथं आना, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली परंतु मला कशी देणार तुमच्या साईचं पत्र हवा तो म्हणाला द्या कागद वशाई मी देते पत्र लिहून तिने सांगितले ती तापाने फणफणत होती तरी तिने त्या खानावळवाल्याला पत्र लिहिलं त्या पत्रात ही चिट्ठी घेऊन येणाऱ्या बरोबर मुलीला पाठवावं असे लिहिले त्या उदार पुरुषाने म्हणाला देव तुमचं कल्याण करो ती अंथरुणावर पडून म्हणाली तो उदार पुरुष घरी गेला तो नगरपालिकेचा अध्यक्ष होता बराच वेळ तो घरी काम करीत होता रात्रीही बसला होता बऱ्याच उशीरा तो झोपला सकाळीही जरा उशिराने उठला सकाळची विधी संपवून तो आपल्या खोलीत वर्तमानपत्रात पोलिसांनी एका माणसाला पकडले आहे परंतु तो माणूस म्हणतो मी तो चोर नव्हे मी कधीही तुरुंगात नव्हतो पोलीस म्हणतात तूच तो त्या खटल्याचा आता निकाल लागायचा आहे पहावे काय होते ते अशा अर्थाचा तो वृत्तांत होता उदार पुरुषाने तो पुन्हा पुन्हा वाचला त्यांनी ती वर्तमानपत्र खाली ठेवली त्याची चेहऱ्या गंभीर झाली परंतु त्याने झटपट काहीतरी निश्चय केला त्याने नोकराला बोलविले तो आला काय रे रायगावला चपळ घोड्यावरून जायला किती वेळ लागेल चार तास तरी लागतील नोकर म्हणाला आपल्या घोड्यातील सर्वात चपळ असा घोडा तयार ठेव मी का माटोपतो त्या गावी मला जायचं आहे ठेवतो तयार घोडा नोकर निघून गेला त्या उदुर पर्शाने बराबर कामाचे कागद वाचले अनेक कागदावर सह्या केल्या मधून मधून तो गड्याकडे पाहत होता दहा वाजायला आले तो उठला त्याने बराबर जेवण केले आणि घोड्यावर स्वार होऊन तो निघाला लोक आश्चर्याने पाहत होते त्याने भरधाव घोडा सोडला घोडा घामाघुम झाला व तोही घामाघूम झाला धुळीने तोंड माकले शेवटी एकदाचे ते गाव दिसू लागले त्या गावात शिरला कोणत्या बाजूला कोर्ट आहे काय हो कोर्ट कोणत्या बाजूला त्याने एकाला विचारले असं सरळ जा व उजव्या बाजूला वळा तिथे दिसेल गर्दी, गर्दी आज एक गंतीचा खटला आहे तो ऐकायला सारे लोक गेले आहेत तो मनुष्य म्हणाला निघाला घोडा उजव्या बाजूकडे वळला तो तुफान गर्दी आपला हा उदार पुरुष घोड्यावरून खाली उतरला एका जागाला त्याने घोडा बांधला त्याने आपले तोंड वगैरे पुसले दुसरा अंगरखा त्याने घातला तो कोर्टात जाऊ लागला त्याची भव्य उदार मूर्ती पाहून लोक आपोआप त्याला जायला जागा देत तो त्या मुख्य सभासश उच्च होते हा उदार पुरुष आज शिरताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले सारे उभे राहिले परंतु अंधारात प्रकाश आला सूर्य आला न्यायाधीशाने या पुरुषाला ओळखले या येथे या माझ्या जवळ बसा आज आमचं भाग्य असे न्यायाधीश विनयाने म्हणाले न्यायाधीशा जवळ एक सुंदर खुर्ची ठेवण्यात आली ती ठाष बसला बसले। खटला तो कैदी मी नव्हे त्या तुरुंगाचं नावही मी कधी ऐकलं नाही माझ्या वयाला आता पन्नास वर्ष झाली कधी कोणाचं वाघडं केलं नाही बारा वर्षापूर्वी म्हणून पळून गेलेला कैदी तो का मी म्हणे तसाच उंच आहे तसाच जा पुरावा उंच असणं व जाजूड असण हा का गुन्हा महाराज मी निरपराजी आहे मला हे काही माहीत नाही कोर्ट कचेरीची कधी पायरी मी चढलो नाही जाऊ दे मला घरी माझं मुलंबाळ वाट पाहत असतील तो आरोपी म्हणाला अरे त्या तुरुंगातील पोलीस आले आहे ते तुला ओळखतात ते पोलीस का खोटे त्या तुरुंगातील हे कैदी साक्षीदार म्हणून आले आहेत ते म्हणतात की हा आमच्या होता आम्ही एकत्र चक्की ओढली फत्तर फोडले हे कैदी का खोटे तुझ्या विरुद्ध भरपूर पुरावा आहे माझा नाईलाज आहे तू तु तुरुंगातून पळून आलास पूर्वीच्या शिक्षेचा दुप्पट शिक्षा तुला दिली पाहिजे न्यायाधीश म्हणाले कोणती पूर्वीची शिक्षा आरोपीने विचारली अरे तू बारा वर्षापूर्वी तुरुंगात होतास त्यावेळी इतकं विसरून गेल्यास का चांगलीच बतावणी करतोस तू न्यायाधीश हसून म्हणाले मी नव्हतो तुरुंगात का माझ्यावर कुंभारसता बालट घेता जगात का, का हे केस जगत न्याय न्याय नहीं काटवट तुझा आरोप सिद्ध जाला है। आता मैं निकाल संगयाधीश बजावले निकाल लोक अदीर होते ऐसी परंतु इतक चमत्कार उदार पुरुष न्यायाधीशस्थ आ खटल प्रकाश पाड़ा त्यासाठी ते मुद्दाम दौडत आले कितीही तळमळ त्याच म्हणणं ऐकूया असे न्यायाधीशांनी सांगितले आरोपी व फिर्यादी आणि इतर बंधूं वर्तमानपत्रात या खटल्याची हकीकत मी वाचली ती वाचून मी चकित झालो सत्यासाठी येथे धावत आलो एका निरपराधी माणसास वर्षानुवर्ष तुरुंगाच्या नरकात हितपत पड़ाव लागू नये म्हणून मी आलो पोलिसांचा जर त्यांना आपली अब्रू गेली असे वाटत आपली आब्रू सांभाळण्यासाठी आपलं कौशल्य व शिथाफी दाखविण्यासाठी दुसऱ्याची अब्रू घ्यायला ते मागे पाहत नाही ते वाटेल तो पुरावा तयार करतात नवी सृष्टी उभारतात आणि सरकारही पुष्कळ वेळा पोलिसांच्या बाजूला उभं राहत या प्रस्तुतच्या खटल्यात आरोपी म्हणून जो मनुष्य उभा करण्यात आला आहे तो संपूर्णपणे निर्दोषी आहे आणि तुम्हाला आरोपी पाहिजे असेल तर तो मी आहे तुरुंगातील पोलिसांनो माझ्याकडे पहा नीट पहा म्हणजे तुम्ही मला ओळखाल जे कैदी साक्षीदार म्हणून आणण्यात आले आहेत त्यांना मी ओळखतो त्यांनी व मी एकत्र होऊन या पोलिसांना बेदम मारलं होतं यासाठी मला फटक्यांची शिक्षा झाली होती माझ्या अंगावर ते वळ अजून दिसतील तुरुंगातील भट्टीजवळ काम करताना एकदा मी भाजलो होतो ते डाग माझ्या पाठीवर आहे तुम्हाला बघायचे आहेत थांबा मी अंगळका काढतो हा हे पहा ते डाग आहेत ना थांबा अंगात घालू दे हल लक्षात या पोलिसांनी माझ्यासारखा दिसला तगडा माणूस केला त्याला उभा हा चावटपणा आहे पोलिसांना याची लाज वाटली पाहिजे चोर सोडून संन्याशाला सुरी देण्यात काही पुरुषार्थ नाही आज बारा वर्ष मी जवच्या शहरात वावरतो आहे तेथल्या नगरपालिकेचा मी अध्यक्ष आहे मी कारखाने उभारले आहेत दवाखाने घातले आहेत मंदिरं बांधली आहेत पोलिसांना कमी दिसत नव्हतो का त्यांना ओळखता आलं नाही मी का लपून होतो राज वावरतो आहे सभातून बोलतो आहे मानपत्र घेतो आहे पोलिसांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे आरोपी मी आहे मी पळून गेलो होतो तुरुंगात एकदा कैदी गेला की तो कायमचा कैदी होतो मी प्रथम का गेलो तुरुंगात कोणता केला गुन्हा माझ्या घरी भावंडांना खायला नव्हतं आम्ही बेकार होतो उद्योग मिळे मिलेना, काम करायला तयार असून काम नाही उपाशी बहीण भावंड माझ्यानं बघवत ना मी रस्त्यातून चाललो होतो एका हॉटेलात पाव दिसले चोरले दोन पाव पळत पळत घरी गेलो व माझ्या भावंडांना दिले परंतु मला पकडण्यात आलं दोन पावासाठी मला पाच वर्षाची सजा झाली घरी भावंडांचा काय होईल हा विचार सारखा मनात येईल पाच वर्ष तुरुंगात राहायचं मी पळून गेलो परंतु लगेच मला पकडण्यात आलं पाच वर्षांची सजा बारा वर्ष झाली पुन्हा मी पळून गेलो दुसऱ्या बाजूला गेलो तेथे भटक्या व उडान म्हणून खटला भरण्यात येऊन पुन्हा माझी तुरुंगात पाठवणी केली गेली तेथून सुटलो परंतु कोणी आधार देईना एका साधून आधार दिला परंतु त्याच्याकडचं चांदीचं ताट मी चोरलं का चोरलं त्या भांडवलावर काही धंदा करेन प्रामाणिकपणे वावरेन कारण चोराला कोण देणार भांडवल एकदा चोर ठरला की पोलीस नेहमी त्याच्यावर आळा घेतात त्याची समाजात प्रतिष्ठा नसते जो तो त्याच्याकडे सहिशकतेने पाहतो म्हणून ते ताट मी चोरलं पुन्हा पोलिसांनी मला त्याच रात्री पकडलं त्यांनी मारीत मारीत मला साधूकडे नेलं साधू थोर मनानं म्हणाला ते ताट त्यानं चोरलं नाही प्लीज ते त्याला दिलं आहे पोलिसांना मी तसंच सांगितलं होतं पोलिसांचा उपाय ना। मला सोडून ते गेले तो साधू पुरुष मला म्हणाला जा पुन्हा आत्मा मळवू नकोस ते ताट हे माझं भांडवल त्या भांडवलावर मी उद्योग आरंभिला हळूहळू माझी भरभराट झाली ज्या शहरात मी हल्ली राहतो तिथं आलो तिथं कारखाना घातला बेकारांना काम मिळावं म्हणून उद्योग आहे त्यामुळं चोर्या होतात मनुष्यला वाईट करायला कोणी लावित असेल तर तो समाज होय मी त्या स्थितीतून गेलो आहे म्युन्सिपाल्टीतर्फे परिश्रमाला आहे बेकारांना तेथे यावं काम करावं अनाथांसाठी मी दवाखाने घातले आहेत सार्वजनिक बागा उभारल्या आहेत परंतु आता काय आज पुन्हा मी पळून गेलेला चोर म्हणून जगासमोर उभा राहत आहे पुन्हा मला पोलीस पकडतील माझ सार कर्तृत्व विसरतील त्या कर्तृत्वाचा मला अभिमान नाही त्या साधू पुरुषाचा तो आशीर्वाद आहे ज्यांना चोर चोर म्हणून तुम्ही वर्षानुवर्ष डांबून ठेवता त्या चोराच्या अंगात केवढं कर्तृत्व असतं हे माझ्या उदाहरणावरून पहा चोरास आदरानं वागवा समाजात त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असं करा म्हणजे चोऱ्या होणार नाही त्या निर्पराधी माणसाला सोडा माझ्यासाठी त्याला त्रास झाला मी त्याच्याजवळ क्षमा मागतो असे म्हणून तो उदार पुरुष जायला निघाला सारे तटस्थ होते सर्वांनी त्याला रस्ता दिला त्याच्या त्या महात्म्याने थोर कृत्याचा सा जादूसारखा परिणाम होतो एक तेजस्वी किरण येतो व सारा अंधार प्रकाशमय होतो त्या उदार पुरुषाला पकडायला कोणी पुढे झाला नाही जो तो एक उच्च वातावरणात गेला घोड्यावर बसून तो महात्मा निघून गेला नंतर काही वेळाने सारे भाणावर आले तुमचा खटला खोटा ठरला न्यायाधीश म्हणाले महाराज मी मनुष्य वालजी नव्हे पळून वालजी आता बोलत होता या माणसावरचा खटला मी काढून घेतो पोलीस अधिकारी म्हणाला यापुढे जपा वास्तविक तुम्हाला शिक्षा केली पाहिजे असे खोटे खटल्या भरण्याबद्दल जा न्यायाधीश म्हणाले तो निर्पराधी मनुष्य मुक्त झाला त्या उदार पुरुषाला धन्यवाद दे तो निगुन गेगा